वर्तवणुकीतलं जे काही रहस्य आहे ते आम्हाला कळत नाही त्यामुळं कानडीने केला मराठा भ्रतार असा प्रकार होतो सगळा एक लग्न झालं म्हणे असं बरं का कानडीने केला मराठा भ्रतार कर्नाटकातली कुठली अगदी आतली मुलगी होती म्हणे आणि महाराष्ट्रातला नवरा लग्न कर्नाटकात झालं लग्न झालं त्यावेळेला ते तिला मराठी येत नव्हतं याला कानडी येत नव्हतं लग्न झालं आता हे सगळं वराड पडतायला लागलं महाराष्ट्रामध्ये झालं ते खिडकी शेजारी एका समोरच्या बाजूला ती नवरी बसली आहे नवरा नौ, मुलगा बसलाय आता गाडी निघाली आता असाय संसार करायचा बोलायला सुरुवात तरी करायला पाहिजे काहीतरी मग आता त्या नवऱ्या मुलानं काय विचारलं त्या समोर बसलेल्या बायकोला गाडी स्टेशनवर थांबली म्हटल्यावर यानं विचारलं हे गाव कुठलं म्हटलं हे गाव तिला काय विचारतोय काय कळलं नाही ती म्हटली ये नंत ये नंत काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय न त्याला वाटलं या गावाचं गावच ये नंत गावाच नावच येनं झालं पुढच्या स्टेशनला गाडी गेली पुन्हा त्यानं विचारलं हे गाव कुठलं तिला ते काय कळलं नाही ती म्हटली ये नंतला वाटलं असल म्हटलं ती एक धाकटी येनं ती ही मोठी येनंती दोन दोन एक एक नावाची दोन दोन गावं असतात की उगार खुर्द वेगळं बुद्रुग वेगळं धा धाकटं डिग्रज वेगळं थुरलं डिग्रज वेगळं आहे की नाही तसं तसं ती धाकटी ये येनंती ही मोठी येनंती असेल असं वाटलं त्याला झालं पुढच्या स्टेशनला गाडी गेली पुन्हा विचारलं त्यानं म्हटलं हे हे गाव कुठलं ती म्हटली येनंती हा म्हटला तीन तीन येनंती असतात काय म्हटलं खोड कोणी मुस्कळीत मोडली या कोणी ती या कोणी ती म्हटली म्हणजे आता का मारताय का मारताय त्याला तू काय म्हणतोय आत्ता खरं नाव आलं आता कसं खरं बोललीस म्हटलं गावाचं नाव काय याकुडी ते <laughs> जाऊ दे असो रे स्त्री रत्नकुटस्थो भगवान प्रकृतो यथ हा भगवान संसारामध्ये रमून गेला भागवतकाराने वर्णन केलेला आहे भगवान इकडे द्वारकेला आल्यानंतर आता हस्तिनापुरातला कथावाग भागवतकर सांगतात उत्तरेच्या उदारामध्ये असणारा जो गर्भ हो होता त्याला असं दिसून आलं की एक कोण कोणीतरी अंगठ्यावडा पुरुष तेजस्वी पुरुष ब्रह्मास्त्राचं तेज क्षीण करतोय तो मनाशी विचार करतोय की हा पुरुष कोण असावा पुढे त्या बालकाचा जन्म झाला हाच परीक्षित वर का गर्भामध्ये आपण असताना आपलं रक्षण कुणी केलं तो पुरुष समाजामध्ये कुठं दिसतोय का याचं तो निरीक्षण करत असे परीक्षण करत असे म्हणून त्याचं नाव परीक्षित पडलं विष्णूंनी दिलेला विष्णूना राता विष्णूना राहता म्हणून त्याचं नाव विष्णुरात पडलं हा मुलगा जन्माला आला त्यावेळेला धर्मराजाला मोठा आनंद झाला त्यानं पुण्यावाचन आधी सगळी मंगलकृत्य केली आणि ब्राह्मणांना जातक वर्तवायला सांगितलं तर ब्राह्मणाने सांगितलं म्हणाले राजा हा मुलगा जो आहे ना हा मोठा कीर्तिमान होईल आणि भगवद्भक्त होईल म्हणाले बस हा इक्ष्वा प्रजापालक रामचंद्रासारखा सत्यवचनी शिभी सारखा दानशूर अर्जुनासारखा धनुर्धर सिंहासारखा पराक्रमी अग्निसारखा असह्य पृथ्वीप्रमाणे क्षमाशील धर्मराजा अरे तुझ्यासारखा समदृष्टीचा होईल रंतीदेवासारखा थोर होईल ययातीसारखा धार्मिक भगवान श्रीकृष्णासारखा म्हणाले सर्व होईल म्हणाले हा ज्या वेळेला होईल त्यावेळेला हा दुष्टांना शासन करेल आणि कलीचा निग्रह करेल आणि शेवटी म्हणाले ब्रह्मशापाच्या योगानं तक्षक होऊन आपला मृत्यू आहे हे कळल्यानंतर सर्वसंग परित्याग करून व्यासपुद्र शुकाचार्यांच्याकडून आत्मज्ञानाचा उपदेश करून घेईल आणि निर्भया अशा मोक्षपदाला प्राप्त होईल म्हणाले बस भगवान द्वारकेला जाऊन बरेच दिवस झालेले आहेत भगवंताचं कुशल वृत्त काही कळलेलं नाही आहे आणि म्हणून धर्मराजाने अर्जुनाला द्वारकेला भगवंताचं कुशल वृत्त आणण्यासाठी पाठवलेलं होतं अर्जुन जाऊन सात महिने झाले तरी अर्जुन अजून परतलेलं नाही आहे मनामध्ये अशी कालवा कालव व्हायला आहे अपशकून जाणवायला लागलेले आहेत ढासं वारं सुटलंय सूर्यचंद्रांना खळी पडतायत पवित्र पशु डावं घालतायत अपवित्र पशू उजवं घालतायत अस्वस्थ भीमसेना मनता है की अरे भीमसेना अपन अर्जुना भगवंता कुशल वृत्त आया पठवल सात महीने अजुना आला नहीं है मैं अभी भीति वाटा लगे है पृथ्वी जी है भगवंता पदकमला अंतरली ना अंतर तर बोलता है तब अर्जुन तिथ आला आने आला तो आसव गाड़ता आला लक्षा यावेळेपर्यंत भगवंताचं निजधाम गमन झालेलं होतं तो आला तो रडतच आला आणि म्हणतो दादा म्हणाला भगवंतानी मला फसवलं हो म्हणाला बस का तर मला एकट्याला सोडून हा परमात्मा निजधामाला गेला भगवंताने आपल्यावर केलेले अनंत उपकार त्याला आठवता येत आणि त्यामुळं त्याचा शोक आणखी आणखी वाढायला लागलेला आहे भगवंताशी केलेली आपली सलगी त्याला आता असं वाटायला लागलं की केवढी चूक केली ती आपण सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती काय दोस्ता म्हणला मी त्याच्या खांद्यावर हात टाकत होतो मी त्याला मेवणा समजलो बायकोच भाऊ मेवडा पर ब्रह्म परधाम पवित्रम परम भवान अशा परमात्म्याला मी माझा मेवणा समजलो म्हणाला मी त्याला हाका मारत होतो अरे कृष्णा म्हणून हाका मारत होतो त्याच्याकडं त्याच्यावर रागवत काय होतो रुसद काय होतो त्याच्याकडे पाठ फिरवून काय बसत होतो शोकाकुल झालेला आहे अर्जुन भागवतकार म्हणतात शेवटी हा अर्जुनानं आपला शोक आवरला कसा ठेव का भगवंतानी सांगितलेली गीता त्याला आठवली लक्षात घ्या अशोज स्तोम प्रज्ञा वाद इथं पासून जे सगळा उपदेश केला महाराज तो त्याला आठवला भागवतकार म्हणतात आत्मान सांत्वया मास कृष्ण गीतही सदुक्तीभी भगवंताचं निजधाम गमन झाल्यानंतर पांडवांना आता इहलोकी राहण्यामध्ये काहीही रस राहिला नाही हा परीक्षित आता मोठा झालेला होता तेव्हा त्याला राज्याभिषेक केलेला आहे आणि पांडवानी महाप्रस्थान केलेला आहे यानंतर भागवतकरांनी परीक्षिताच्या जीवनातले एक दोन प्रसंग वर्णन केलेले एकदा हा परीक्षित राजा दिग्विजयासाठी बाहेर पडलेला असताना त्याला एक असं दृश्य दिसलं की एक गाय आणि बैल यांचं झोडपो होतं त्यांचं काहीतरी बोलणं चाललेलं होतं तो जो बैल होता तो अतिशय विकल झालेला होता तीन पाय तर अगदी जवळ निकामी झालेले होते कसा आणखी एक पाय होता कसा त्याच्यावर तो राहिला ती गाय जी होती ती आसवड होती आणि त्याच वेळेला त्या दोघांना एक राजवेशधारी पुरुष यथेच्छता प्रहार करत होता हा परीक्षित राजा विचार करतोय अरे माझ्या राज्यामध्ये या मुख्या प्राण्यांना असा त्रास देणार हा कोण आहे याचं पारिपत्य केलं पाहिजे असा मनाशी विचार केला आणि हातामध्ये धनुष्यभाण घेऊन परीक्षित राजा त्या पुरुषाचं पारिपत्य करण्यासाठी धावला तो होता साक्षात कली तो पळायला लागला परीक्षित राजा त्याच्या माग लागलेला आहे त्याच्या लक्षात आलं कलीच्या की आपली काय धडकत नाही आहे म्हणाला आपण असं पळून जाऊन काय सुटणार नाही मग त्याने केलं काय त्याला ठाऊक होतं हा परीक्षित राजा जो आहे तो शरणागताला अभय देतो म्हणून त्याने केलं काय तर तो, का तो माघारी वळला कली आणि परीक्षिताच्या पायावर डोकं ठेवलं देणं हात जोडले बस मग त्याला काय मारला नाही मग त्याला स्थानबद्ध केला स्त्री संघ द्यूत हिंसा मद्य सुवर्ण असे काही प्रांत त्याला वाटून दिले आणि याच्या बाहेर जायचं नाही असं सांगितलं श्रोत्यानं हे लक्षात येईल की हे सगळं लाक्षणिक वर्ण नाही संसारामध्ये या सगळ्या गोष्टी असतातच सुवर्ण तर लागतच प्रपंची पाहिजे सुवर्ण ह ते लागतच सांगण्याचा उद्देश असा आहे की शहाण्या माणसानं या प्रांतामध्ये वावरताना सावधगिरीनं वागावं बस अशा तऱ्हेचा एक प्रसंग वर्णन केलेला आहे आणि आणखी एक प्रस प्रसंग असा सांगितला आहे की हा परीक्षित राजा एकदा मृगळेसाठी गेलेला असताना वाट कुठंतरी चुकला आणि त्याला काय रस्ता सापडे ना तहान लागलेली आहे भूक लागलेली आहे आपल्याला अन्नपाणी कुठं मिळेल याच्या शोधात आहे कुठं काय मिळेना समोर एक त्याला आश्रम दिसला त्या आश्रमामध्ये आपल्याला काहीतरी अन्नपाणी मिळेल अशा अपेक्षेनं तो त्या ठिकाणी गेला आश्रम तो जो आश्रम होता तो शमीक ऋषींचा आश्रम होता आश्रमामध्ये दुसरं तिसरं कुणी नव्हतं शमीक ऋषी होते परंतु ते ध्यानस्थ बसलेले होते समाधी लागलेली होती हा राजा तिथे गेलेला आहे आणि ते शमीक ऋषी ध्यानस्थायत बघितल्यानंतर याच्या मनात असा संशय आला की आपण इथं आलेलो आहोत तेव्हा राजा आलाय म्हटल्यानंतर आदर सत्कार करणं काहीतरी आवश्यक का आहे ते करायला नको म्हणून ह्यानी समाधी लागल्याचं ढोंग केलेला आहे लागलेली समाधी खरी आहे का खोटी आहे हे बघावं म्हणून त्यानं केलं काय तर आपल्या धनुष्याच्या टोकानं बाहेर एक मेलेला साप पडलेला होता तो उचलला आणि त्या शमीक गळ्यामध्ये घातला अपेक्षा अशी जर खोटी समाधी असेल तर दचकून मनुष्य जागा होतो खरोखर त्यांची समाधी लागलेली होती त्यांना कळलं सुद्धा नाही महाराज हे बघितल्यानंतर तो परीक्षित राजे निघून गेला त्यांच्या गळ्यामध्ये साप घातला आहे याची बातमी त्यांचा मुलगा बाहेर आपल्या मित्रांच्या बरोबर खेळत होता त्याच्या कानावर गेली संतप्त झाला महाराज तो काय म्हणतो ठोक आहे अरे कृष्णे गते भगवती शास्त्रीयुत्पथा मिनाम तद्भिन्न सहित अध्या शास मी पश्च्यात तो म्हणतो भगवान श्रीकृष्ण गेले तेव्हापासून हे राजेलो काय माजले काय का म्हणतो माझी ताकत दाखवतोच म्हणतो आणि म्हणून त्यानं केलं काय कौशिक त्यापृश्य भागवतकार म्हणतात त्यानं कौशिकी नदीचं पाणी आपल्या हातामध्ये घेतलं आणि वाघ वज्रसर्ज वाणीरूपी वज्र फेकणं काय म्हणतो शाप दिला त्यानं तो म्हणतो ज्या अर्थी तू माजा पित्या पानस्य अर्थी मनाल बजपास सतवे दिवसी तक्षगत अंश प्राण होशील सोलाहल सुरू जाए शमी कृषि भाना आना क्षित राजा यून गृत मटल अपने मुलान शाप दिला शमी ऋषि ने भगवंता की क्षमा मगित है लहान पोरा त्याला कळलं नाही म्हणाले अरे काय केलं म्हणाले लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगू असं म्हणतात ना अरे तू काय केलंस म्हणाले अ राजा इकडे निघून गेलेला जसा काही काळ गेला तसा परीक्षित राजाचा तो काय राग जो होता तो शमला परीक्षित राजा खरं म्हणजे सात्विक प्रवृत्तीचा होता बरं का लक्षात घ्या त्यानं जे काय हे कृत्य केलं तर ते रागाच्या झपाट्यात त्याला खायला प्यायला काही मिळालेलं नव्हतं हो आणि म्हणतात ना बुभुक्षित किन्न करू हो ती पापम हां आणि त्यामुळं त्याच्या हातनं ही गोष्ट घडून गेलेली होती रागाच्या झपाट्यामध्ये हे काम घडून गेलेलं होतं असे झपाटे असतात बरं का झपाटे असतात काम क्रोध लोभ मोह षडविकारांचे झपाटे असतात आणि मग काय होईल त्यावेळेला ते होईल हो काय सांगता येत नवरा बायकू आज सुट्टीचा दिवस दिवसभर सगळे जरा निवांत केले विश्रांती घेतली संध्याकाळी आज मार्केटिंगला जाऊया म्हणून दोघं जण घरातनं बाहेर पडले जा, जाताना बाहेर चांगले दीड दोन हजार रुपये घेतले बरोबर आज कुठं डी मार्टला जायचं का आपणा बाजारला जायचं काय ठरवलं त्याने आणि पैसे घेऊन बाहेर पडले इथंपर्यंत सगळं ठीक होतं बरं का आणि वरांड्यात जसे आले तसं भांडणाला सुरुवात झाली काय सुरुवात झाली कुलूप तू घालायचं का मी घालायचं सुरू तुम्ही घालायचं नाही तु तू घातलं पाहिजे नाही दरवेळाला मीच काय म्हणून घालायचो तुम्ही घातलं पाहिजे सुरू झालं की हो मग मार्केटिंगला जायचं कोणी मा काढलं मग काढलं म्हणून काय तुम्ही पैसे कशाला घेतले पैसे कशाला घेतले फाडून टाकतो म्हटलं दोन हजार रुपये फाडून टाकले टाळ टा टाक टाळतो मला सांगतो मग कपाळाला हात लावून बसला <laughs> असे झपाटे असतात तसं हे झपाट्यामध्ये कृत्य होऊन गेलेलं होतं महाराज वाईट वाटलं त्याला इतक्यामध्ये त्याला कुणीतरी येऊन सांगितलं काय कि ऋषिकुमारानं तुला असा असा शाप दिलेला आहे सात दिवसाने तक्षकदंश होऊन तू प्राण होशील म्हणून परिचित राजाला एक प्रकारे बरं वाटलं बरं का का तर आपल्या हातून घडलेल्या दुष्कर्माचं प्रायश्चित्त याच जन्मामध्ये आपल्याला मिळणार आहे बरं वाटलं सर्व संघ परित्याग केलेला आहे आणि थेट गंगा येऊन बसलेला आहे तू महाराज परीक्षित राजा सर्वसंगपीरित्या करून नदीवर येऊन बसलेल्या गंगेच्या तीरावर हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी तीर्थी तीर्थानी असे अनेक ऋषीवर्य त्या ठिकाणी आलेले आहेत या परीक्षित राजानं सगळ्यांची पूजा केलेली आहे नमस्कार केलेला आहे आणि हात जोडून त्यानं तो आता विनंती करतोय प्रश्न करतोय तो म्हणतो की मुनिवर्य आपण मला असं सांगा की मनुष्यजन्माची इति कर्तव्यता कशात आहे आणि मरणोनुख मनुष्यान काय करावं बस राजानं असा प्रश्न केला मात्र इतक्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष शुकाचार्य आलेले आहेत महाराज बोला श्री शुगाचार्य महाराज की जय त्रद्भवान व्यासपुत्र यदृयापेक्षा अलक्ष्य लिंगो निजलाभतुष्ट्रत स्त्री बाल अवधूतवेश त्राभवत भगवान व्यासपुत्र प्रत्यक्ष शुकाचार्य त्या ठिकाणी आलेत यदृच्छेन आले का? काही हेतू नाही आहे काही अमुक ठिकाणी जायचं उद्दिष्ट आहे आपण उन्हाळ्याच्या सुरुवातीला असं बघतो बघा चक्रीवादळ येतात ते वारं असं आलं की असं फिरायला लागतं जमिनीवरचा पाला पाचोळा वरती जात ते तो पाला पाचोळा ते वारं शमलं की खाली पडायला लागतो त्या पाल्याला खाली पडताना काही उद्दिष्ट असतं का हो? आपण इथं पडायचं तिथं पडायचं काय नाही त्या पद्धतीनं ना, शुकाचार्य यदृेनं त्या ठिकाणी यदृच्छा मटमान होण्यापेक्षा अलक्षलिंग हा त्यांच्या शरीरावर त्यांचा वर्ण किंवा कोणतंही चिन्ह नाही आहे महाराज अलक्षलिंग हा निजलावतुष्ट हा वास आत्मलाभासारखे गोमटी काहीच न देखे आत्मलाभामध्ये संतुष्ट असणारे शुकाचार्य त्या ठिकाणी आलेत वय किती आहे त्यांष्ट वर्ष म्हटलेलं आहे द्विष्ट आठ गुणिले दोन किंवा आठ प्लस आठ सोळा वर्षाचं वय आहे महाराज शुकाचार्य त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं ते तेज या सगळ्या ऋषिवर्ने बघितलं मी आपल्याला सांगतो सारे जमलेले ऋषीवर जे होते ते शुकाचार्य आल्यानंतर त्यांना उभारून त्यांनी शुकाचार्यांचं शुका स्वागत केलेलं आहे महाराज आणि हे सगळे ऋषीवरी परीक्षित राजाला म्हणतात राजा म्हणाले अरे तुझं भाग्य थोर लक्षात घे म्हणाले तू आम्हाला जो आता प्रश्न केलास ना तो आता आम्हाला करू नकोस म्हणाले तू हाच प्रश्न शुकाचार्यानं कर तुला जे ते उत्तर देतील ते तुझ्या निमित्तानं आम्हाला तरी ऐकायला मिळेल शुकाचार्य आले म्हटल्यानंतर परीक्षित राजानं त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे नमस्कार केलेला आहे पूजा केली आहे त्यानं आणि त्यांच्या समोर हात जोडून प्रश्न केला म्हणतो मुनिवर मला सांगा मनुष्यजन्माची इति कर्तव्यता कशामध्ये आहे आणि मरणोन्मुख मनुष्यानं काय करावं बास पहिला स्कंध संपलावर कापला दुसऱ्या स्कंधामध्ये शुकाचार्य उत्तर देत आहेत प्रश्न विचारलेला कोणताही नीट लक्षात घ्या मनुष्यजन्माची इतिकर्तव्यता कशामध्ये आहे आणि मरणोन्मुख मनुष्यानं काय करावं मरणोन्मुख मनुष्यान काय करावं या प्रश्नाचाच अर्थ असा की मनुष्यानं सदा सर्वदा काय करावं आपण म्हणाल हे कसं काय मरणोन्मुख मनुष्यानं काय करावं म्हणजेच मनुष्यानं सदा सर्वदा करावं काय करावं असं कसं तर त्याचं उत्तर असं आहे की मनुष्यदेह हा क्षणभंगूर असल्या कारणानं मनुष्य हा सदा मरणोन्मुखच आहे लक्षात का बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मनुष्यजन्माची इति कर्तव्यता कशामध्ये आहे महाराज महाराज मिला तरीच जन्मायावे दास विठला याम जन्मा यावे, भावे विठला कर्तव्यत है तरीच नरदेहायावे देवदास वावे नरदेहा वावे चुक वावे जन्म मरण जन्म मरणातीत हो भगवत प्राप्ती करून घेणं मोक्षप्राप्ती करून घेणं आत्मप्राप्ती करून घेणं ब्रह्मप्राप्ती करून घेणं हे सगळं जे आहे ना हे सगळे शब्द जे आहेत ना हे सगळे समान अर्थाचे शब्द आहेत बरं का भगवत प्राप्ती त्यालाच म्हणायचं मोक्षप्राप्ती त्यालाच म्हणायचं आत्मप्राप्ती त्यालाच म्हणायचं ब्रह्मप्राप्ती त्यालाच म्हणायचं वदती तत्त भागवतकार सांगतायत बरं का तद् वदंती तत् तत्वविद तत्व, तत्व यज्ञान मदवयम ब्रह्मेती परमा भगवान शब्दते ब्रह्म त्यालाच म्हणायचं परमात्मा त्यालाच म्हणायचं ब्रह्म नावा अभिप्रायो मीची पांडवा मीची बोली जे आघवा शब्दी ही आघवा शब्दी म्हणजे आता मी जे सांगितले ना या सगळ्या शब्दानी माझाच उल्लेख होतो भगवान सांगतायत बरं का मीची बोली जे आघवा शब्दी हिवासी सा पार्थ सायुज्याय सी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थ गा चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष त्यालाच म्हणायचं तेव्हा मोक्ष प्राप्ती करून घेणं जन्ममरणातीत होणं भगवत करून घेणं यामध्ये मनुष्य जन्माची इतिकर्तव्यता आहे का ठे का त्याचं उत्तर असं आहे की ही गोष्ट फक्त मनुष्य जन्मातच करता येते इतर कोणत्याही योनीमध्ये ही गोष्ट साध्य करता येत नाही समर्थ म्हणाले पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलती पशुदेही नाही गती याचा अर्थ मोक्षप्राप्ती बरं का पशुदेही जनावरांच्या जन्मामध्ये मोक्षप्राप्ती होत नाही बरं का लक्षात घ्या आपण कधी ऐकलंय का एक पाच कुत्री जमली आहेत आणि त्यांनी कार्तिकीची दिंडी काढली पंढरपूरला ऐकलंय कधी नाही घोड्यांच्या यात्रा कधी ऐकल्यात नाही दुकरांची भजनी मंडळ ऐकलेत नाही मी का सांगतोय हो ह्या तिर्यक योनी ज्या आहेत तिर्यक योनी कशाला म्हणायचं बघा अन्नावरण वर्गी अन्नावरून वर्गीकरण केलेलं अन्ना वर्ण ह्याना तिर्यग म्हणायचं का सांगतो काय आहे झाडांचा अन्नमार्ग कसा असतो बघा मुळाकडनं शेंड्याकडे असतो झाडांचा अन्नमार्ग मुळाकडनं शेंड्याकडे असतो माणसाचा अन्नमार्ग वर्णखाली असतो आणि जनावरांचा आडवा असतो म्हणून त्यांना तिर्यग म्हणायचं तिर्यग योनीतले हे जे जी जीव आहेत यांना भगवत करून घेता येत नाही कारण असं की तिथं परमार्थ हा विषयच नाही आहे या ज्या तिरिग युवनी आहेत या भोगभूमी आहेत केलेल्या दुष्कर्माचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी फळ भोगण्यासाठी म्हणून या योनी प्राप्त झालेल्या आहे इथं कर्माचं स्वातंत्र्य नाही केलेल्या दुष्कर्माचं फक्त फळच भोगायचं एवढंच त्या योनीमध्ये घडतं त्यामुळं इथं परमार्थ करता येत नाही भगवत करून येत नाही तिरियर योनी परमत्म प्राप्ति करता नहीं एवडस नवे तो देवादिकां योनी सुधा ये नहीं बर का लक्षा घया कारण देवादिकांच योनी सुधा पुण्यकर्माच होने ते तम्मभुक्तोवा स्वर्ग लोकं विषय अलंक्षीण पुण्य वर्त्य लोकांविषयी त्यांना देवादिकांच्या युनी ज्या प्राप्त झालेल्या आहेत ते केलेल्या पुण्यकर्माचं फळ म्हणून मिळालेले आहेत तिथं फक्त केलेल्या पुण्यकर्माचं फळ भोगायचं कर्माचं स्वातंत्र्य त्यांना नाही लक्षात घ्या कर्माचं स्वातंत्र्य जे आहे ते फक्त या नार देहामध्ये आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले स्वर्गातले देव सुद्धा असे आशेला आलेले असतात बरं का केव्हा एकदा आपल्याला या मृत्यूलोकामध्ये नरदेह प्राप्त होतो स्वर्गीचे अमर इच्छिताती अतिदेव स्वर्गीचे अमर इच्छित अतिदेव मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा का तर नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती जीवनमुक्त होण्याचं भाग्य हे फक्त नरदेहामध्ये लाभू शकतं महाराज नाही नाही हे न करता आम्ही जर विषयच भोगत राहिलो तर ती चूक आहे लक्षात घ्या कारण विषय काय अहो सगळ्या युनिटनं विषय भोगायचा आहे लक्षात घ्या आहार निद्रा भय मैथूनंच सामान्य मी येतात पशुभर नारायण धर्मो हि तेशाम अधिको विशेष आहे हा तर आहार निद्रा भय मैथून या सगळ्या गोष्टी माणसातही आहेत जनावरातही आहेत काय माणसात आणि जनावरांमध्ये फरक काय राहायला सांगा जनावरही विषयच भोगतात आणि माणसानंही जर विषयच भोगायचं ठरवलं तर माणसात आणि जनावरांमध्ये काय फरक राहिला फरक असला तर तो एवढाच आहे की जनावरं जी असतात ती फक्त निसर्गदत्त इंद्रियांनी विषय भोगतात आणि माणूस काय करतो ठोक आहे या इंद्रियांच्या सोबत त्याला मिळालेली जी बुद्धी आहे त्याचा विनियोग करून विषयोपभोगाची निरनिराळी सोफिस्टिकेटेड साधन तयार करतो आणि त्या साधनांची आणि इंद्रियांची गाठ घालून तो विषय भोगत असतो विषयामध्ये फरक नाही फरक असला तर तो साधनामध्ये बाकी काय नाही जनावर आणि माणसं विषय भोगणारी माणसं यामध्ये फरक नाही महाराज लक्षात घ्या मी आपल्याला एक नेहमीचा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल खेडे गावातला मनुष्य सुद्धा चहाच पितो आणि मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसलेला मनुष्य चहाच पितो दोघांच्या विषय या दृष्टीनं काही फरक नाही असलाच तर तो साधन या दृष्टीनं आहे बस खेड्यातला मनुष्य चहा पितो कसा पितो आपल्याला ठोक काय तो तीन दगड मांडेल जनावरांनी खाऊन उरलेले कडब्याचे तुकडे खाली घालेल जाळेल त्याच्यावर एक काळ कुट्टे अॅल्युमिनियमचं पातेलं ठेवेल बिन मोजता त्यात पाणी घालेल एवढी चहाची पावडर टाकेल साखर गुळ काय काहीतरी घालायचे घालेल खळाखळा उकळेल आपल्या पंचात घेऊन असं घट्ट पिळेल त्यामध्ये शेळीचं गाईचं म्हशीचं कसलं असेल तसलं दूध घालेल आणि अॅल्युमिनियमच्या थाळीमध्ये घेऊन फ्र फ्र फुंकत फुंकत भुरके मारत चाहपेल बरोबर आहे खेडेगावातला मनुष्य चहा कसा पितो मी आपल्याला सांगितलं आता मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधला मनुष्य कसा चहा पितो बघा अहो महाराज काय सांगायचं तुम्हाला त्याचा तो चहा म्हणजे असा चहा कप बशीत घालून आणून देत नाहीत असा टी सेट असतो त्याचा हा टी सेट झकासपैकी ट्रे त्यामध्ये ते कप असतात ते कप म्हणायचं त्याला मग म्हणायचं हां मग म्हणायचं आणि मग त्याच्याबरोबर बशी असत नाही बशीतनं चहा पियायचं म्हणजे गावठी हे नाही चहा पाहिजे आणि मग तो मग म्हणजे काय अगदी असा तुम्हाला काय ग्लेज असतं तुम्हाला सांगतो चक त्याच्यावर छकचकी चकचकीत इतकी काच त्याची पातळ असती आत चहा घातला तर बाहेर न दिसतो त्यावर त्याच्यावर असं सोनी रिकाडीचं डिझाईन झक्कपैकी असतं आणि चहा सुद्धा असा या दूधीध घालून आणायचं नाही ना ते डिकॉक्शन वेगळं ते दूध वेगळं त्याला दूध म्हणायचं नाही डेअरी व्हायटनर म्हणायचं बरं का हा डेअरी व्हायटनर म्हणायचं मग आणि साखर घालून मिळून असे ते एका काचेच्या छानपैकी भांड्यामध्ये शुगर क्युब्स त्यात ठेवले नो शुगर नो शुगर चे क्यूब ठेवायचे आणि मग ज्याला पाहिजे तसं त्याने एखाद दुसरा त्यामध्ये टाकायचा आणि मग तो असा मग घ्यायचा चहा आणि मग कोणी टी बघत चहा पितं कोणी पेपर वाचत वाचत चहा पितं कोणी फोनवर बोलता बोलता चहा पितं कोणी मोबाईल बघता बघता मेसेज देता देता चहा पितं म्हणजे ज्याचा ज्याचा गुरु संप्रदाय जसा जसा असेल <laughs> तसा तसा चहाच पितात पण लक्षात घ्या काय फरक आहे सांगा साधनामध्ये फरक आहे विषयामध्ये फरक नाही आम्ही जर ते अहो भगवंतानं हा नरदेह निर्माण केला त्यावेळेला त्यान या नरदेहामध्ये एक बुद्धीच एक असं एक सॉफ्टवेअर घातलेलं आहे लक्षात घ्या हा की जी बुद्धी इतरांना कुणाला दिलेली नाही आपण असं म्हणतो की प्राण्यांना सुद्धा बुद्धी असते परंतु ती बुद्धी जी आहे ती मर्यादित आहे आहार निद्रा भय मैथून एवढ्या आहे ती नाथराय म्हणाले निज्ञान घातले पाहि ब्रह्मावलोकधिषणा भागवतकारांनी शब्द वापरलाय भगवंतांनी ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेला म्हणाले त्यांनी निर्निराळे योनी निर्माण केल्या स्रष्टवा पुराणी विविध आत्मशक्त्या वृक्षान सरी सृप पशून खग दंश जलचर निर्माण केले स्थलचर निर्माण केले वृक्ष निर्माण केले पक्षी निर्माण केले खग दंश निरनिराळे योनी निर्माण केल्या प्रत्येक योनी निर्माण करायचे आणि बघायचे त्यानं त्याला काही समाधान वाटायचं नाही दुसरी योनी निर्माण करायची बघायचं समाधानं वाटायचं नाही असं करता करता करता भागवतकार म्हणतात ज्या वेळेला ही नरतनू निर्माण झाली हा मनुष्यदेह ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला भगवंताला आनंद वाटला म्हणे का तर यामध्ये ब्रह्मावलोक धिषणा आहे परब्रह्माचं आकलन करण्याची ताकद असणारी बुद्धी भगवंतानं आम्हाला दिली त्या बुद्धीचा विनियोग आम्ही त्या कारणासाठी जर न करू तर ती घोडचू काय लक्षात घ्या तेव्हा विषयभोगामध्ये आपलं आयुष्य घालवणं यामध्ये इति कर्तव्यता नाही तर भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी हा नरदेह हो वापरला पाहिजे महाराज आणि त्यासाठी काय करायला पाहिजे जन्मभर मनुष्यानं सदा सर्वदा काय करावं जन्मभर भगवंताचं ध्यान करावं त्याच्याच कथाश्रवण कराव्यात त्याचंच गुणगान करावं आणि असं जर केलं तर अंतकाळी भगवंताचं स्मरण होईल आणि अंतकाळी भगवंताचं स्मरण होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे भागवतकार म्हणतात जन्मलाभ भा परसाम अंतिम नारायण स्मृती अंत नारायण स्मृती भगवंताची अंतकाळी आठवण होणं अत्यंत महत्वाचं आहे लोक म्हणतात भगवंताची शेवटी जर आठवण व्हायला पाहिजे असेल तर आम्ही करू म्हणाले त्यावेळेला हो मराठी वेळेला आठवण करू उगत आत्तापासूनच रोज उगवून हरि बुके म्हणा हरी बुके म्हणा ही कटकट कशाला -कट त्यावेळेला आम्ही बघू की म्हणाले इतकं सोपं नाही आहे लक्षात घ्या हा बारावीला मुलगा होता बाप मागा लागायचा अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर एकदम बापाला पोराने खडसावला बाबा रोज काय कटकट लावली अभ्यास कर अभ्यास कर म्हणून बोर्डामध्ये नंबर काढून दाखवल्याचे कारण म्हटलं बापाने एक फाड कधी मुस्कडीत मारली म्हणाला आले का अरे वीस वीस तास अभ्यास करशील त्यावेळेला पास कट्टाकट्टी व्हायची शक्यता उन्हाळ करत हिंडलास तर नंबर येतो काय बोर्डामध्ये तसला प्रकार आहे आमचा जन्मभर करावा महाराज तरी सुद्धा अंतकाळी आठवण होईल की नाही सांगता येत संसारात अडकलेलं म्हणून निघताल ते लक्षात घ्या भगवंताची आठवण म्हणून सोपं नाही आहे लक्षात घ्या जन्मभर विषयाचं जर ध्यान असेल तर आंत्यकाळी विषयाच आठवेल आणि परिणाम काय होतो ठोक आहे का अशा का गोष्टीचा यन युंगापी स्मरण भाव ते कलेवर मेवैतिकौंत सदा तद्भावभावित वास जन्मभर पैसा पैसा पैसा पैसा पैसा, पैसा करायचं मेल्यानंतर पैशाच्या जन्माला जाते बरं का लक्षात घ्या पैशाच्या जन्माला जात आहे म्हणजे नोटा नाणी असलं होत नाही बरं का पैशाचा पैशाच्या जन्माला म्हणजे पैसा नावाचा केडा तुम्ही रानात बघितला असेल बघा काळा असा लांब असतो त्याला बोट लावलं की असा गोल होतो पैशासारखा तसल्या किड्याच्या जन्माला जात लक्षात घ्या जन्मभर स्त्री स्त्री स्त्री स्त्री केलं आणि तो पुरंजन राजा मेला स्त्री जन्माला गेला आपण ती कथा ऐकणार आहे महाराज तेव्हा अंतकाळी भगवंताची आठवण होणं अत्यंत महत्वाचं आहे भागवतकार म्हणतात जन्मला व परफ अंते अंत्य नारायण स्मृती आणि ही, ही जर स्मृती झाली तर मनुष्यजन्माची इति कर्तव्यता साध्य होईल महाराज शिवाजी अरे म्हणतात परीक्षित राजाला राजा तुला असं वाटेल की आता आपल्या आयुष्याचे फक्त सात दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि एवढ्या अल्पकाळामध्ये आपल्याला ही इति कर्तव्यता कशी साध्य होणार असं तुला वाटेल पण काय घाबरू नकोस म्हणाली आणि म्हणून त्याला धीर येण्यासाठी दृष्टांत दिला कोणाचा खटवांग नावाच्या राजाचा दिला रा। खटवांग नाम राजर्षी ज्ञातवे यहायुषा खटवांग नावाचा राजा होता देवदत्त्यांच्या युद्धामध्ये देवानी त्याची मदत मागितली त्यानं देवांच्या देवांना मदत केली आणि त्यानं जय प्राप्त करून दिला बरं का देव प्रसन्न झाले माघ म्हणाले तुला काय पाहिजे ते मागू दे तो म्हणाला मला दुसरं तिसरं काहीही नको काय मला द्या तर म्हणाला माझं आयुष्य किती शिल्लक राहिलंय तेवढं सांगा बाकी काही नको आता का म्हणाला देवानी सांगितलं म्हणाले तुझं आयुष्य फक्त दोन घटका शिल्लक राहिलेला आहे दोन घटका म्हणजे किती सांगतो एक घटका म्हणजे चोवीस मिनिटं बरं का दोन घटका म्हणजे चोवीस जुने अठ्ठेचाळीस मिनिटं तुझं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे शुकाचार्य सांगतात राजा एवढ्या अल्पकाळामध्ये सुद्धा त्यानं आपली चित्तवृत्ती भगवत पदकमलाशी लावली आणि उद्धवून गेला म्हणाले बस मी आपल्याला सांगतो खटवांग राजाचं हे जे उदाहरण आहे ना ते आमच्यासारख्या लोकांना दिलासा देणार आहे दिलासा देणार आहे आयुष्याचा कितीही अल्पभाग जरी शिल्लक राहिला असला तरी आम्ही जर मनात आणू तर तेवढ्या वेळामध्ये सुद्धा या नरदेहाचं सा सार्थक करून घेऊ शकतो हा संदेश त्यातनं आम्हाला मिळालेला लक्षात घ्या कितीही अल्प काळ राहिला असला तर मी आपल्याला सांगतो परीक्षित राजा भाग्यवान होता का तर त्याला ठाऊक होतं की आयुष्याचा आपल्या म्हणजे आपलं आयुष्य सात दिवस आहे सात दिवसाच्या आत आपल्याला मृत्यू येणार नाही हे त्याला पक्क ठाऊक होतं कारण शापच तसा होता सातव्या दिवशी त्याला मृत्यू यायचा होता तक्षकंशानं सात दिवस त्याच्या वाट्याला होते मला सांगा बघू आम्हाला किती काळ शिल्लक राहिलाय सांगता येईल कयुष्य किती शिल्लक राहिले सांगता येईल अरे येच क्षणी मरवानीचा अशी तरी रघुनाथ भजिनी अंतरराज आणि म्हणून उरलेला काळ सार्थकी लावावा यासाठी आम्हाला संत माऊलीने परोपरी ना बरं का तुकाराम महाराज म्हणे अरे व्हावले जावो राहिले सांभाळा वहावले जावो राहिले सांभाळा आठवा गोपाळा आता तरी उरले आयुष्य किती उरलं सांगता येत नाही बरं का तरी सुद्धा उरले आयुष्य लावा हरिनामी नका वेचू का बी विषयांच्या वहावले जावो जे आयुष्य वाहून गेलं बरोबर आहे कुणाची चाळीस वर्ष गेली कुणाची पन्नास गेली कुणाची साठ गेली कुणाची सत्तर गेली गेली जी आयुष्यातली वर्ष ती काही परत येत नाहीत लक्षात घ्या पण आता त्याच्याबद्दल शोक करण्यात काय अर्थ आहे तो काय राम महाराज म्हणतात व्हावले जाऊ जाऊ दे ते तरी सांभाळा आठवा गोपाळा आता तरी आणि म्हणून आत्तापासून कसोशीना परमार्थाला सुरुवात करावी महाराज शिंक जांभई खोकला तितुका काळ व्यर्थ गेला इतक्या कसोशीनं परमार्थाला लागावं हो महाराज शिंक जांभई खोकला तितुका काळ व्यर्थ गेला इतक्या कसोशीनं परमार्थाला लागावं हो। आम्ही तोंडानं नुसतं असं म्हणतो प्रत्यक्ष आचरणात काय आहे काहीही नाही भागवतकार म्हणाले निद्रया हियते नक् व्यवाये नच वा वया दिवाचार्थे हा या राजन कुटुंबभरणे रात्र एक झोपेत जाती नाहीतर एक विषय भोगामध्ये तरी जाती, भोगाम जाती। आणि माणसाचा दिवस हा अर्थार्जन करून कुटुंबाचं पोषण करण्यामध्ये जातो आणि असे दिवसच्या दिवस, दिवस महिनेच्या महिने वर्षाच्या वर्ष वाया गेलेली आहेत महाराज आमची दिनम पिरजनी सायं प्रात शिशिर वसंत पुनरायात काल क्रीडत ग्छती आयुष्या तदपुती आशा वायुर शंकराचार्य म्हणतात अरे बाबा अशी परिस्थिती आहे त्याच्याऐवजी भज गोविंदम भज गोविंदं गोविंदं गो भज मूढमते प्राप्ते सन्नीते मे नही न रक्षते डुक्रिम कि पुनरपिरी रजनी पुनरपि दिवस पुनरपी पक्ष पुनरपी मास पुनरप्ययनम पुनरपी वर्षम तदपी न मुंच त्याशमर्शम बालस्ताव क्रीडासक्त तरुणस्ताव तरुणी रक्त वृद्धस्तावत चिंता मग्न परे न लग्न आम्ही असं आयुष्य वाया घालवतोय संत आम्हाला पूर्परी न तुमच्या आयुष्याचं जर सार्थक करायचं असेल तर भगवत भजनाला लागा म्हणालेचार्य म्हणतात राजा तू मरणोन मुख मनुष्यानं काय करावं विचारलंच ना ऐक म्हणाले तू पुरुष आगते तेवसा छिंद्या दसंग शस्त्रेण स्पृहांदे हे अंतकाळ जवळ आलेलं असताना माणसानं पहिल्यांदा म्हणाले मृत्यूचं भय सोडावं का सोडावं का त्याला घाबरलं म्हणजे तो आपल्याला सोडतोय असं थोडंच आहे हा मृत्यून म्हणे हा शूर मृत्यून म्हणे हा धीर मृत्यून म्हणे हा वीर पराक्रमी हा काही झालं तरी मृत्यू येणार जात असे हे ध्रुव मृत्यू हो भागवतकार म्हणाले अद्य वाब्द शतांतैवा मृत्युर्वयी प्राणीनान ध्रवा माणसाचं मरण चुकणार नाही लक्षात घ्या मग चुकणारच नाही आहे त्याच्या त्याला घाबरून काय करायचं व्यावारात असं म्हणतात बघा वाघ म्हटलं तरी खातोय वाघोबा म्हटलं तरी खातोय मग वाघ्याच म्हणा तसा प्रकार आहे त्याला घाबरून काय करायचं म्हणाले अजिबात घाबरून आम्ही म्हणाले त्याला मृत्यूचं भय सोडावं आणि मग काय करावं तर म्हणाले देह गेह पुत्र कलत्र घर दार बायका पोरं जमीन जुमला शेती वाडी पैसा आडका यावर असलेले जे सगळे मायापाश आहेत ते असंग रूपी शस्त्र असंग याचा अर्थ वैराग्य बरं का वैराग्य रूपी शस्त्र तटातट तोडून टाकावेत म्हणाले आसन घालावं काठ बसावं महाराज ओंकाराचा जप करावा अष्टांग योगाचं साधन भागवतकार सांगतायत बरं का ओंकाराचा जप करावा गीतही सांगते सर्वद्वार आणि संयम्य मनोहृदिनिरुद्ध मूर्ध्या धायात्मन प्राणम आस्थितो योगधारणा ओमितेकाक्षरम ब्रह्म व्याहरन मा मनुस्मन्य प्रयाचंदेहम सयातिरमांगती ओंकाराचा जप करावा ओंकाराचं महत्व फार आहे बरं का लक्षात घ्या ओंकार म्हणजे ओम म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मही आहे आणि ब्रह्मनामही आहे लक्षात घ्या ओम म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे ओम इथे एकाक्षरम ब्रह्म आणि ब्रह्म नाम ही आहे ओम तत्सिती निर्देशो. परमार्थामध्ये फार महत्वाची बाब आहे बरं का ऐकून घ्या परमार्थामध्ये नाम आणि नामी हे एक आहेत व्यवहारामध्ये असं कधी आढळत नाही बरं का नाम आणि नामी एक नाही नाव वेगळं आणि तो पदार्थ वेगळा तुकाराम महाराज म्हणाले कागदी लिहिता नामाची साखर साठीता मधुर लागे केवी व्यवहारातलं ला उदाहरण दिलेलं आहे साखर हा शब्द वेगळा आणि साखर हा पदार्थ सा वेगळा साखर असं कागळावर घेऊन जर चाटलं तर गोड लागतं का तसं ह तसं जर असतं तर सोपं काम होत तीनशे माणसं आहेत का चहा करायचा आहे चला पाचशे कप लागणारी साखर असं म्हणून चिट्टी पाण्यात टाकायची झाला चहा गोड सोपाय नाही महाराज तसं होत नाही कारण का नाम वेगळं नामी वेगळा आग म्हटलं तर आग लागायला पाहिजे होती तोंड भाजायला पाहिजे होतं नाही नाव वेगळं वस्तू वेगळी पदार्थ वेगळा परंतु परमार्थामध्ये तसं नाही आहे बर का नाम आणि नामी एकच आहेत आश्रयो हो आकाशा। आकाश आकाशाची गाजायचं नामा नामी तैसा ज्ञानेश्वर महाराज सांगतायत नामा नामी तैसा अभेदू असे नाम आणि नामी एक आहेत असा हा ओंकार आहे या ओंकारात हा ओंकार कसा बनलाय ठोक आहे का कसा बनलाय अ अधिक ऊ अधिक म असा बनलाय वर का अ कशाचं प्रतीक आहे ठोक आहे का अ जागृतीतले व्यवहार करणारा जो कोणी आहे ना जा, जागा मनुष्य असा त्याचा अर्थ धरायचा नाही आपल्याच बाबतीत आपण विचार करायचा जागृतीतले व्यवहार समजणारा जो आहे त्याचं प्रतीक अ स्वप्नातले व्यवहार समजणारा जो आहे त्याचं प्रतीक उ आणि सुषुप्तीतले व्यवहार जो समजणारा आहे त्याचं प्रतीक म तुम्ही म्हणाल सुषुप्ती याचा अर्थ गाढ झोप मग गाढ झोपीत काही कळतच नाही असं आपण म्हणाल परंतु तसं नाही मी एक प्रश्न आपल्याला विचारतो त्याचं उत्तर द्या मनुष्य म्हणतो मला गाढ झोप लागली ती काहीही कळलं नाही असं मनुष्य म्हणतो पण मला सांगा काहीही कळलं नाही हे कुणाला कळलं हो काही कळलं नाही हे कुणाला कळलं तो कळणारा सुद्धा आहे लक्षात घ्या हा आता प्रश्न असा आहे जागृतीतले व्यवहार समजणारा स्वप्नदशेतले व्यवहार समजणारा आणि सुषुप्तीतले व्यवहार समजणारा हे तिघ वेगळे आहेत का हे काय तो आपला अनुभव काय आहे आपण काय म्हणतो काल मी जो हत्ती पाहला, तोच हत्ती मी स्वप्न बगित परंतु गाढ़ जोप लगली मात्र माला काही का है? तीन ही अवस्थांचा साक्षी एक है आम लक्षायाव य मधि के बेरीज के लिए आणि मग ओं तयार केला तर ओंकाराचा जप करावा याचा अर्थ जागृती स्वप्न सुशुद्धी या तिनही अवस्थांचा मी साक्षी याची अनुभूती घ्यावी असा त्याचा अर्थ आहे महाराज करावा शुकाचार्य परीक्षित राजाला योग्यानं देहत्याग कसा करावा ते सांगतायत बरं का लक्षात घ्या आमचा प्रश्न वेगळा आहे आमचा प्रश्न असा आहे रोग्यानं देहत्याग कसा करावा विचार करा महाराज आयसीयू मध्ये अॅडमिट केलेलं असते शरीराला जितकी छिद्र असतील तितक्या नाळ्या घातलेल्या असतात तोंडात नळ्या घातलेल्या असतात नाकातनं घालतात नसलेली हित भोकं पाडून हितनं नळ्या घातलेल्या असतात खाली कॅथेडर आहे खाली एनेमा आहे महाराज बेडपॅन दिलेला आहे इकडं सलाईन लावलं ला आहे ला, ब्लड लावलेलं ला आहे तिकडं मॉनिटर आहे तिकडे व्हेंटिलेटर लावलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अष्टांग योगाचं साधन शक्य आहे का हो महाराज आम्हाला अशा परिस्थितीमध्ये हे शक्य नाही लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजांनी आमची अडचण ओळखली बरं का लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणाले अरे इंद्रिया अनुघड पडली या जीवितांचे सुख बुडाली या बाहेरी उघडली या मृत्यू चिन्हे ते वेळी बैसावी बने। अरे त्यावेळेला आसन काय घालणार ताठ काय बसा नासिकाग्र दृष्टी लावाल ओ कुशी पालटायला येत नाही महाराज लक्षात घ्या दुसऱ्याने फिरवावं लागतं तसंच पड़ू राहिलं तर बेडसोवर होतात महाराज अशा परिस्थितीमध्ये आसन काय घालणार ताठ काय बसणार नासाग्र दृष्टी काय लावणार इंद्रिया अनुघड पडलीया जीवितांचे सुख बुडाली आतबाहेरी उघडली या मृत्यूचिन्हे ते वेळी बैसावेची कवण निरोधी करणे करण याचा अर्थ इंद्रिया, इंद्रियांचा निरोध करावा कवण निरोधी करणे अरे काय ह्याचरी अंत करणे प्रणवास म्हणावा भगवान सांगतायत भगवंत म्हणाले अरे ऐसिया हो जरी ध्वनी बरका, का जर तुला वाटेल हे कसं शक्य आहे आपल्याला झणे थारा देसी होा जर विचार तुझ्या मनामध्ये आला तर भगवान म्हणतायत असा विचार मनामध्ये येऊ देऊ नकोस अरे नित्यसेवीला मी निदान सेवकू होय भगवान सांगतात ज्यानं माझं जन्मभर वचन केलं त्याच्या अंत सेवा करायला मी जातो म्हणतात मी आपल्याला एक प्रसंग सांगतो पंढरपुरामध्ये माधव दास नावाचे भक्त होते भगवत भक्त बास एकटेच होते वय उतार झालेला आहे आणि अशा वेळेला त्यांना अतिसाराचा विकार जडला सेवा शुश्रूषा करणारं औषध पाणी करणारं कुणी नाही हा प्रभु कळव आम्हाला का लक्षात घ्या आणि भगवंतांनी त्यांची सेवा करायचं ठरवलं से भगवान वेश पालटून रोज त्याच्याकडे जायचे माधवदासांच्याकडे जायचे त्यांच्या अंगावरचे कपडे सगळे बदलायचे सगळे विधी अंतरुणात आहेत महाराज लक्षात घ्या उठायला येत नाही अशी परिस्थिती आहे अंगावरचे कपडे बदलायचे ते सगळे कपडे धुवायचे बेडशीटं बदलायची ते सगळे धुवायचे औषध पाणी करायचं दिवसभर शश्रूषा करायची रात्री राऊळामध्ये परत यायला उशीर व्हायचा दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले रोज भगवान उशिरा येत आहेत रावळामध्ये आईसाहेबांनी विचारलं काय हो म्हणाले हल्ली आहे दोन तीन दिवस झाले दोन चार दिवस झाले आपण मंदिरामध्ये उशिरा येत आहे काय कारण भगवंतानी सांगितलं बरोबर आहे म्हटले जरा ओव्हर टाईम लागलाय म्हणाले सध्या काय झालं काय नाही म्हणाले माधवदासाची तब्येत बरी नाही आहे काय त्याला अतिसार झालेला आहे बरं मग अगं त्याची सेवा शुश्रूषा करणारं कुणी नाही मग मैं मी जा सही साहब मगवंत अहो तुम्हें अति सारा बरा कर टाका अवगड़ है तुम बरा कर भगवान अवगढ़ है अहो देवा तुम्हारा का अवघ है का हा? नहीं प्रारब्धा भोग है आज जरी बरा तरी तो प्रारब्ध करना कर्मनाम भोगाद तो चुकणार नाही या जन्मात नाही पुढं आज नाही उद्या उद्या नाही परवा केव्हा तरी भोगणं भाग आहे हाय भोगून जाऊ दे म्हटले एकदा होऊन जाऊ दे म्हणून बरा करत नाही आई साहेब म्हणतात भाऊ तुमचा कायदा तुम्ही दाखवताय प्रारब्ध करमणाम पण त्याचे का हाल करताय भगवंतांनी काय सांगितलं ठोक का म्हणाले त्याचे हाल होत नाहीत काय सांगताय म्हणाले तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन चौकशी करू या भगवंतानी आई साहेबांना सांगितलं बरं का आणि रुक्मिणी देवी वेश पालटून माधवदासांच्याकडे गेलेले आहेत आणि कळवळ्यानं म्हणतात अहो माधवदासा काय हो तुमचे हाल चाललेले आहेत म्हणाले हा शय्याशाही असलेला हा पठ्ठ्या उठून बसला आणि काय म्हणतो ठोके का माधवदासांनी उत्तर दिलं म्हणाले मशक होऊनही गेला काळ म्हणाले बस मशक होऊन गेला काळ दुःख हे आरिष्ट दुःख हे आरिष्ट गेले हरप होशक होऊ गेला काळ कसले म्हणाले अहो यातना कोणाला माझा आणि जर देहाचा काळीचा संबंध नाही देह यातना भोगत देहा चा देहा चा तर त्याचं तू भोग आहे म्हणाला माझे माझा आणि त्याचा देहाचा काय संबंध नाही तर मला यातना कुठल्या उत्तर दिलं आई साहेबांना खोट वाटलं आणि भगवंताकडे आल्या भगवंतानी विचारलं काय काय झालं तुमचा माधवदास खोट बोलला म्हणाले भगवंताने सांगितलं नाही म्हणाले ते माधवदास खोट नाही बोलला त्याला यातना होऊ नयेत म्हणून मी व्यवस्था केली म्हणाले काय केली देहवैकल्याचा वारा झणेला लागेल माझी सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजरा प्रेमे सुए बस माझ्या माधवदासाला या देहाच्या विकलतेचे कष्ट होऊ नयेत यासाठी म्हणाले मी त्याला आत्मबोधामध्ये ठेवलेला बस असो सांगायचा मुद्दा असं सा की अशा तऱ्हेची ही परिस्थिती आहे भगवान जन्मभर ज्यानं जन्म भजन केलं त्याची सेवा करतो असो सांगायचा मुद्दा आपला असा चाललेला आहे की योग्यानं देहत त्याग कसा करावा अष्टाय योगाचं साधन भागवतकारांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे ज्या असंग असंघशास्त्राचा उल्लेख केलेला आहे असंग असंघशास्त्र याचा अर्थ वैराग्यवर का अंतकाले तू पुरुष आगते गतसाधवसहा छिंद्याद असंघशस्त्रेनं गीतेनं सुद्धा हा असंग गीते शब्द वापरलेला आहे असंघशस्त्रेनं दृढेनं छितवा हा तर हे वैराग्य कसं असावं तो विषय शुकाचार्य परीक्षिताला मुद्दाम सांगता येते परमार्थाच्या क्षेत्रामध्ये वैराग्याचा विषय अत्यंत महत्वाचा आहे बरं का लक्षात घ्या समर्थ म्हणाले अंतरापासूनही वैराग्य ते जाणावे महद्भाग्य लोलंंग ते एवढे अभाग्य आणि ज्ञानेश्वर महाराजही तसंच म्हणाले वैराग्यापर्ती हा समर्थ म्हणाले वैराग्यापर्यंत नाही भाग्य वैराग्य नाही ते अभाग्य वैराग्य नसता योग्य परमार्थ नोहे ज्याला परमार्थाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचे त्याला वैराग्याशिवाय चालत नाही अथपासून इतिपर्यंत वैराग्याची आवश्यकता आहे बरं का अथपासून इतिपर्यंत याचा अर्थ साधकावस्थेपासून ते सिद्धावस्थेपर्यंत वैराग्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वैराग्याला साधकाचा सखा म्हटलेला आहे सखा वीतरागते सारीखा वीतरागते सारीखा जोडोनी ठेवीला सखा सखा म्हणजे मित्र जोडोने ठेवीला सखा जो आघवियाची भूमिका सवेच आले आघवियाची भूमिका सगळ्या भूमिकामध्ये सगळ्या भूमिका म्हणजे कोणकोणत्या तीन भूमिका आहेत बरं का, का लक्षात घ्या पहिली भूमिका आहे ती ज्ञानपूर्व भूमिका दुसरी भूमिका जी आहे ती ज्ञान समकालीन भूमिका आणि तिसरी भूमिका आहे ती ज्ञानोत्तर भूमिका ज्ञान भूमिके भूमिकेमध्ये सुद्धा वैराग्याची आवश्यकता आहे वैराग्य जर नसेल तर ज्ञानप्राप्ती होत नाही ते हे विषय वैराग्य ज्ञानेश्वर महाराज सांगतायत बरं का ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे म्हणजे ज्या वैराग्यामुळे जेणे ब्रह्मानंदायोग्य जीव होती ब्रह्मानंद प्राप्त करण्याची कुवत वैराग्यामुळे येते म्हणजे साधकावस्थेमध्ये आपल्याला वैराग्य पाहिजे हे पटलं ठीक आहे ज्ञानसमकालीन भूमिका दुसरी एक ज्ञानपूर्व भुमि, पूर्वभूमिका सांगितली आता ज्ञान समकालीन भूमिका अहो ज्ञान लक्षणामध्येच वैराग्य घातलेला आहे इंद्रियार्थेशु वैराग्यम अनहंकारच इंद्रिया वैराग्यम असत्य रन भेश्वंगहा हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले वैराग्याची सीवन देखती ते मूर्ख म्हणजे ज्ञान समकालीन सुद्धा वैराग्याची आवश्यकता आहे आणि ज्ञानोत्तर भूमिका जी आहे त्यातही वैराग्य पाहिजे बरं का तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की विरक्ती वाचूनिकही ज्ञानाशी तगण्याची नाही व्यास प्राप्त झालेलं ज्ञान जर टिकावं असं वाटत असेल तर वैराग्य पाहिजे असा हा महत्वाचा विषय आहे वैराग्य हा अत्यंत महत्वाचा भाग असल्या कारणानं एकनाथ महाराजांनी सुद्धा वैराग्याला कीर्तन प्रतिपाद्य विषयामध्ये स्थान दिलेला आहे महाराज हो कीर्तनामध्ये कोणते विषय असावेत याची मर्यादा सांगताना एकनाथ महाराज म्हणाले भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या आणि प्रेम भरे बा वैराग्याच्या प्रेम भरे बा वैराग्याच्या युक्ती विवराव्या भक्ती ज्ञान वैराग्य कीर्तन प्रतिपाद्य विषयामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे हे वैराग्य कसं धगधगीत असावं धगधगीत कसं असावं ते शुकाचार्य सांगतात परीक्षित राजाला ते म्हणतात राजा म्हणाले शरीर धारणेसाठी शरीर हे परमार्थासाठी अत्यंत आवश्यक आहे शरीर माध्यम खलू धर्मसाधनम तेव्हा शरीर असणं आवश्यक आहे म्हणून शरीर धारणे पुरताच विषयांचा स्वीकार करावा न होऊन अधिक विषयांच्या मागं लागू नये केवळ शरीर परमार्थ हे उद्दिष्ट आहे लक्षात घ्या शरीर हे त्याचं साधन आहे साध्य जे आहे ते महत्वाचं का साधन न महत्वाचं हो, मला सांगा नेहमीचं आपलं उदाहरण आहे डोकं टोपी आणि खुंटी यात महत्वाचं काय सांगावं हो? <laughs> खुंटी डोक्या टोपी टोपी खुंटी बरबर है ना कऊलट खुंटी टोपी और टोपी सा डोक आम कहत नहीं है महाराज शरीर हम साध्य समझू बचलो आम्हे पोट भराय माग लगे बर का चोवीस तरह दुसरा विषय नहीं महाराज तुकाराम महाराज म्हणाले अरे पोटासाठी खट पट करारा वेळ रामनाम घेता तुझी बसली दात खिळ <laughs> रामनाम घेता तुझी बसली दात खिळ परमार्थ हा आपला उद्देश आहे साध्य येते आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी बाजूला सराव्यात बरं का लक्षात घ्या ज्याला खरा परमार्थ करायचा आहे त्यानं सगळ्या गोष्टी बाजूला साराव्यात तुकाराम महाराज म्हणाले अवघे आता काम सारू अवघे आता काम सारू अवघ म्हणजे सगळं पोटाचं सुद्धा आपण म्हणाल पोटाचं काम बाजूला सारलं तर ही भकाळी भरायची कशी लक्षात ठेवा आमच्या पोटाची व्यवस्था परमात्म्यानं आम्ही जन्माला आलो तेव्हापासून नवे नवे त्याच्या आधीपासून करून ठेवलेले काय आहे एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल परमात्म्यानं आमच्या पोटाची व्यवस्था करून ठेवलेली आहे एखादा कैदी आहे कल्पना करा आणि त्याला दहा वर्ष कसली तरी कैद्याची शिक्षा झालेली आहे तर शासनाची ही जबाबदारी आहे की दहा वर्ष त्याच्या पोटाला घालून दहा वर्ष शिक्षेचा भोग त्याला घडला पाहिजे तसा तकार आमच हा देह मिला है, तो काही भोग भोग है तो भोग भोगन होह टिकलाइजे यहाँ भगवंता तमाम अन्ना की व्यवस्था के लिए लक्षा आमच विश्वास बसत नहीं आमचा उघोन प्राण जान नहीं आम्मी हाथ पै हलवत आमत कि आम्मी हाथ पाया हलवत आम पोटाला मिलते यो मी गर्भगत्या वृत्ती कल्पितवान प्रभू शेषवृत्तीविधानाय सिं सुप्त अथवा मृत एक ऋषिकुमार होता आणि मधुकरी मागायसाठी बाहेर पडलेला बर का एका दारामध्ये गेला आणि त्यानं गर्जना केली ओम भवती भिक्षांदेही आणि त्या घरातली माऊली त्याला मधुकरी घालण्यासाठी बाहेर आली पाच वर्षाचं पोर आहे लक्षात घ्या ती माऊली त्याला मधुकरी घालण्यासाठी बाहेर आली हे बघितल्यानंतर त्यांना अशी झोळी पुढं पसरली आणि असं चेहऱ्याकडे तिच्या बघितलं त्यावेळेला तिच्या वक्षस्थळाला सूज आल्यासारखं त्याला वाटलं आणि म्हणून तो म्हणतो माते अगं तुझ्या व वक्षस्थळाला सूज कसली आली ग तर त्या माऊलीनं सांगितलं ती म्हणती अरे राजा ही वक्षस्थळाला आलेली सूज नाही आहे तर माझ्या उदरामध्ये असणारा जो गर्भ आहे त्याच्या अन्न पाण्याची व्यवस्था परमात्म्यानं आत्तापासून करून ठेवायला सुरुवात केलेली आहे त्या माऊलीचे हे शब्द ऐकले आपल्याला सांगतो त्या ऋषिकुमारानं आपल्या हातातली मधुकरीची जोडी खाली ठेवली आणि आजपासून मधुकरी मागायचं बंद म्हणाला का अहो जन्माच्या आधीपासून ज्यानं माझी अन्नपा अन्न व्यवस्था केली तो मला उरलेल्या आयुष्यात काही वाऱ्यावर सोडणार आहे परमात्म्यानं आमच्या अन्न पाण्याची व्यवस्था केलेली आहे अहो आमच्याच काय सगळ्या विश्वाचं पोषण तो करतो लक्षात घ्या शिवराय गडाचं बांधकाम चाललेलं बघायला गेले आहेत आणि जाताना शिवाजी महाराजांनी समर्थना बरोबर नेलेलं आहे देखरेख चाललेली आहे असे बघत बघत निघाले आहेत हजारो मजूर काम करत महाराज लक्षात घ्या आणि त्यावेळेला शिवरायांच्या मनामध्ये अशी एक भावना आली मी केवढा मोठा आहे हजारो लोकांचा आज पोशिंदा आहे यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था मी करतोय मनामध्ये विचार आला आणि आपल्याला सांगतो समर्थाने हा विचार ओळखला बरं का समोर एक मोठा शिलाखंड होता शिवाजी महाराजांना तिने हाक मारले शिववा म्हणाले अरे ही शिळा जरा फोडून घे रे म्हणाले शिवरायाने आज्ञा दिली तो पाथरवट आला आणि दांडकन त्यानं घातला एकाची दोन भकलं झाली महाराज आते एक छोटासा खळगा आहे त्यामध्ये पाणी आहे आणि त्यात ते एक बेडकाच पिल्लू आहे महाराज तर समर्थानी ते बेडकाचं पिल्लू शिवरायानं दाखवलं शिवबा अरे या बेडकाची सुद्धा अन्न पाण्याची व्यवस्था तूच करतोस नाही मनात आलेली भावना जेवढे महाराज पायाला हात लावला अर्धप अरे आम्ही काय कुडाच आहे खातो तो राम आम्हाला देतो खड़क फोड़ता सजीव रोड़की सर्वानी पिली बेडकी सिंधु नसता तीये बुखी पानी को देखो आय कु खातो तो राम आमतर आम अन्न पाया व्यवस्था सुधा के लिए परंतु आमता विश्वास बसत नहीं आम्ही सी यातायात करो आमी आम कुंबा पोषणकर्ते आहोत्त अहंकार बाढ़ो शेतकऱ्याची अशी गाडी चाललेली असती धान्यानं भरलेली त्या गाडी खालन असं कुत्र निघालेलं असतं त्याचं आपण बघितलं असेल अशी शेपटी त्याची वर ताट असे इकडे असं बघत डवला डवलानं चाललेलं असतं त्याला असं वाटत असतं की ही गाडी जी आहे ती आपली अप, चालली आहे हो तसा प्रकार आमचा आहे तुकाराम महाराज म्हणाले अरे संसाराचे ओझे वाहता वाहविता तुझं वीन नाही ना कोणी एक मनुष्य वैरणीच्या बाजारात वैरण आणायला गेला जाताना आपलं घोडं घेऊन गेलो होता बरं का घोड घेऊन गेला कशासाठी वैरण आणायसाठी वैरणीचा बिंडा बिंडा घेतला त्यानं ठरवला घोड्यावर बसला आणि ज्याच्याकडनं वैरण घेतली त्या